भारताच्या लोककथांमध्ये काही पात्र अशी आहेत जी काळाच्या पुढे जातात तेनाली रामनच्या गोष्टी आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात कारण त्यांच्या गोष्टींमध्ये विनोदही आहे चातुर्यही आहे आणि सुंदर स्वरूपात एक धडादेखील दडलेला असतो आज आपण वाचणार आहोत जी खरं साधीशी आहे पण तिचं सौंदर्य तिच्या साधेपणात आहे ही कथा म्हणजे जणू मराठी गोष्टी मुलांसाठी तयार केलेला गोड सुगंध वाचत राहिलं की मन प्रसन्न होतं प्रवासातील विश्रांती एकदा तेनालीरामन विजयनगरहून प्रवास करून परतत होता दिवसभराचा प्रवास झाल्यानं तो थकलेला होता संध्याकाळ झाली होती सूर्यास्ताने आकाश लालसर झालं होतं आणि हळूहळू काळोख पसरत होता तो जंगलाच्या कडेला आला तेव्हा त्याला आग चमकत असल्याचं दिसलं जवळ गेला तर दिसलं की काही लोक शेकोटीभोवती बसले आहेत थंडीची झुळूक होती आणि त्या आगीभोवती बसलेल्यांच्या चेहऱ्यावर उबदार प्रकाश पडत होता ते सैनिक होते युद्धातील अनुभव घेतलेले आयुष्याच्या लढायांनी थकलेले पण अभिमानाने भारलेले तेनाली रामन थोड़ा हसला आणि त्यांच्या शेजारी बसला त्याला उब मिळाली आणि थोडी शांतता जाणवली सैनिकांच्या कथा शेकोटीभोवती बसलेले सैनिक आपापल्या शौर्याच्या गोष्टी सांगत होते एक म्हणाला मी एका लढाईत एकट्याने दहा शत्रूंना तलवारीने पराभूत केलं दुसरा लगेच म्हणाला ते काही नाही मी तर एकट्याने संपूर्ण शत्रूंचा ताफा अडवला होता तिसरा मोठ्या आवाजात म्हणाला मी तर शंभर शत्रूंना पळवून लावलं होतं माझ्या तागदीमुळे आमचं सैन्य वाचलं हे ऐकून बाकीचे जोरात हसू लागले प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा मोठं पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत होता ही शेकोटीजवळची कथा ऐकत असताना वातावरणात थोडा गर्व थोडं हसू आणि थोडा माज मिसळला होता सैनिकांचा प्रश्न बराच वेळ झाल्यावर त्यांची नजर तेनाली रामनाकडे गेली त्यांनी विचारलं अरे मित्रा तू एवढा शांत बसलायस तुझ्याकडे काही तेनाली रामनची गोष्ट नाही का सांगायला तेनाली रामन शांतपणे हसला तो म्हणाला हो आहे माझ्याकडेही एक गोष्ट आहे पण माझी गोष्ट थोडी वेगळी आहे सगळ्यांचे कान टवकारले आता त्यांना उत्सुकता वाटू लागली तेनाली रामनची गोष्ट तेनालीरामन हळूहळू गोष्ट सांगू लागला एकदा मी प्रवास करत होतो रात्री मला एक मोठा तंबू दिसला, मी विचार केला इतका मोठा तंबू असा कोणी घातला असेल म्हणून मी आत डोकावलं आत काय पाहतो तर एक प्रचंड मोठा माणूस झोपलेला होता त्याचं शरीर पर्वतासारखं हात दगडासारखे मजबूत मी नीट पाहिलं तर तो कुणी साधासुधा नव्हता तो तर त्या भागात वर्षानुवर्षे दहशत माजवणारा डाकू होता लोक त्याच्या नावाने थरथरत असत सैनिकांचे डोळे विस्फारले त्यांनी एकमुखाने विचारलं मग पुढे काय झालं रामन म्हणाला मी तलवार काढली त्याचा पाय पुढे होता मी त्याचा मोठा अंगठा कापला आणि घाबरून धावत सुटलो सैनिकांचा हशा हे ऐकताच सैनिक खळखळून हसू लागले ते म्हणाले अरे मूर्खा जर एवढ्याजवळ होतास तर थेट त्याचं डोकंच कापलं असतंस मग खरा पराक्रम झाला असता तेनालीरामन शांत हसला आणि म्हणाला त्याचं डोकं कापण्याची गरजच नव्हती कारण त्याचं डोकं तर आधीच कुणीतरी कापून टाकलं होतं ते त्याच्या शरीराजवळ पडलेलं होतं सैनिक काही क्षण गप्प झाले मग सगळे पुन्हा हसून बेहाल झाले त्यांना उमगलं की हा माणूस शौर्य दाखवायला नाही तर बुद्धी आणि विनोद दाखवायला बसलाय बोध कथा फक्त एक हसवणारी गोष्ट नाही ही खरी आहे जी आपल्याला शिकवते की ताकद महत्वाची आहे पण बुद्धी आणि शहाणपण यांची किंमत अधिक आहे आपण मोठं काम केलं असलं तरी इतरांना कमी लेखू नये खऱ्या वीरतेचा अर्थ केवळ तलवारीत नाही तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आहे बोध खरी ताकद स्नायूत नसते ती विचारांत असते खरा वीर तोच जो शहाणपण आणि हाजीर संकट टाळतो शेवटचा विचार त्या रात्री शेकोटीभोवती बसलेल्या सैनिकांनी खूप हसून घेतलं पण तेनालीरामनच्या गोष्टीने त्यांना एक महत्वाचा धडा दिला आजही जेव्हा आपण तेनालीरामांच्या गोष्टी वाचतो तेव्हा आपल्याला हसू येतं पण त्याचवेळी मनात विचारही येतो ही, ही मुलांसाठी तर गोड आहेच पण मोठ्यांनाही जीवनाचं खरं तत्व सांगते म्हणूनच अशा मराठी गोष्टी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही नेहमी ताजा, सुगंधासारख्या आणि हृदयाला भिडणाऱ्या असतात